वाल्मिकी रामायण अयोध्याकांड सर्व एकशे पंधरावा नंतर त्या माताना पोहोचून दृढ व्रत भरत शोकाने पीडित होऊन गुरुजना म्हणाला मी नंदी ग्रामाला जाऊ इच्छितो तुम्हा सर्वांचा मी येथे निरभ घेतो राघव नसल्याचे सारे दुःख तेथे मी सहन करू शकेन हाय हाय महाराज स्वर्गस्थ झाले माझा ज्येष्ठ बंधू वनात गेला राज्याकरता रामाची मी वाट पाहत राहीन महायशस्वी राजा तोच आहे महात्म्या भरताचे हे शुभवचन ऐकून सारे मंत्र्यांनी पुरोहित वसिष्ठ म्हणाले भरता तू जे भावाच्या प्रेमाने बोललास ते अगदी योग्य आणि शोभणार बोललास तुला अनुरूप असेस तुझे बोलणे तू तु नित्य भावावर लोभ ठेवणारा आणि भावाच्या स्नेहात राहणारा तू काढलेला आर्य मार्ग कोण बरे मानणार नाही मनात इच्छा केली त्यानुसार असलेले मंत्र्यांचे हे प्रिय भाषण ऐकून तो सार्थ्याला म्हणाला माझा रथ जोड आनंदीत मुद्रेने सर्व मातांचा निरोप घेऊन तो श्रीमान शत्रुघ्नासह रथावर चढला ते दोघे भरत शत्रुघ्न झटकन रथावर चढून मंत्री आणि पुरोहित यांच्या समवेत अत्यंत आनंदाने निघाले त्यांच्या पुढे सर्व वशिष्ठाधी द्विजय हे गुरु होते ते सगळे पूर्वेकडे मुख करून ज्या मार्गाने नंदीग्रम लागणार होते त्या मार्गाने गेले भरत जाताच हत्ती घोडे रथ यांनी युक्त असलेले सैन्य आणि सर्व पूरवासी लोकही न बोलावता गेले धर्मात्मा बंधूप्रेमी भरत रथात बसून पादुका मस्तकावर ठेवून नंदी ग्रामाला वेगाने गेला लगेच नंदी ग्रामात प्रवेश करून तो भरत रथातून खाली उतरला आणि गुरुजना म्हणाला हे राज्य माझ्या भावाने एक उत्तम ठेव म्हणून सांभाळण्याकरता माझ्याकडे दिले आहे तशाच या सुवर्णमंडीत पादुका योगक्षम वाहणारे दिले आहेत भरत ती ठेव आणि त्या पादुका मस्तकाला लावून दुःखाने पीडित होऊन सगळ्या आमात्य मंडळाला म्हणाला आर्याचे हे पाय आहेत असे मी मानतो यांच्यावर छत्र झाला माझ्या गुरुच्या त्या पादुकांच्या सहाय्याने धर्म राज्यावर बसला आहे बंधुने माझ्यावरच्या प्रेमाने माझ्याकडे सो। सोपवली आहे तिथे मी राम येईपर्यंत पालन करेन पण लवकरच या पादुकांची रामाच्या खुद्द पायाशीच जोड घालून मी ते पाय पादुकांसह पाहण्याची इच्छा झाली होय मग भार टाकून देऊन रामाच्या सोबत येऊन मी राज्य हे राज्य ज्येष्ठ भ्राताकडे सोपविन आणि त्याच्या इच्छेप्रमाणे राहीन राघवाकडे ही ठेव आणि श्रेष्ठ पादुका देऊन हे राज्य आणि ही अयोध्या देऊन मी पापापासून स्वच्छ होईल ते वलकल आणि जटा धारण करून स्वतः नियमन ठेवणारा प्रभू भरत सैन्यासह नंदीग्रामी राहिला सर्व पादुकांच्या साक्षीने करीत भरत स्वतः छत्रचामरे इत्यादी आपल्या हाती धरीत होता मग श्रीमान भरताने आर्य पादुकाना अभिषेक करून आणि त्यांच्या अधीन राहून सदोदित राज्यकारभार चालवला त्यानंतर जे जे कोणते कार्य उपस्थित होईल बहुमन नजराणं येईल तो प्रथम पादुकाना अर्पण करून मग त्याची योग्य विल्हेवाट भरत लावी अयोध्याकांडाचा एकशे पंधरावा सर्ग समाप्त